पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळोंखे वाचक विद्यापाटील प्रकरण दहावे कर्तव्याने घडतो माणूस जगासाठी जगणाऱ्या माणसाला जग अधिक सुंदर व्हावे असे वाटत असते कारण जबाबदारीची जाणीव हा कर्तव्याचा पाया आहे आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या माणसाला ईश्वर योग्य फळ देतो या भावनेतूनच अनेक महात्म्यांनी आपले जीवन दुसऱ्यांसाठी झिजवले गौतम बुद्ध म्हणतात जोपर्यंत या विश्वातला शेवटचा माणूस सुखी होत नाही तोपर्यंत माझ्या मनाला सुख लांबणार नाही आणि म्हणूनच सर्वस्वाचा त्याग करून बुद्धांनी शेवटपर्यंत लोकांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची पर्वा केली नाही मनात आणले असते तर महात्मा गांधीजींनी आपले जीवन सुखासमाधानात घालविले असते परंतु समाजाबद्दल अंतकरणापासून तळमळ असणाऱ्या माणसाला ते सुख समाजसेवेतच मिळते ते म्हणायचे या देशातील गरिवातील गरीबाला जोपर्यंत अंगभर कपडा मिळणार नाही तोपर्यंत मी अंगभर कपडा घालणार नाही ही, ही प्रतिज्ञा त्यांनी शेवटपर्यंत पाळली देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असे कधी उपोषण तर कधी सत्याग्रह अशा अनेक अहिंसात्मक मार्गाने इंग्रजांना धक्के देऊन समाजाच्या सुखासाठी ते प्रयत्नशील असत कर्तव्यम ही सत्याम वचहा सज्जन माणसे जे बोलतात त्याप्रमाणेच कृती करतात या वचनाप्रमाणे रेल्वेतून खाली ढकलल्यावर तिथेच प्रतिज्ञा करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले ज्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अक्षरशः अनेक संकटे भोगली स्वतः निरक्षर असून पतीकडून शिक्षणाचे धडे घेऊन इतर मुली साक्षर होण्यासाठी स्वतः साक्षर झाल्या शाळेत शिकविण्यासाठी जाताना अनेक आणि त्यांच्या अंगावर घाणडे पाणी टाकले शिव्या दिल्या अनेक मार्गांनी त्यांना डुवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी मुलींना शिक्षण देऊन चुलीपासून शाळेपर्यंत आणले अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व पुण्यतिथीला मुलींना शोधून आणावी लागते ही केवढी मोठी शोकांती का अशा कितीत्री समाजसुधारकांनी निर्मळ हेतूने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पूर्ण केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ठेवूनच बाबासाहेबांनी अखंडपणे कार्य केले माझे पोट भरले म्हणजे सर्व जगाचे पोट भरले ही घानेडी कृती सोडून आपल्या घासातला निम्मा घास चित्रांच्या तोंडी कसा पडेल यासाठी धडपडणे म्हणजे कर्तव्य आजही जवळजवळ चाळीस टक्के जंत रात्री दोन नंतर जेवते हॉटेलमध्ये उरलेले खडकडे जेवण रात्री उकडीवर टाकले जाते तेव्हा ते खाऊन जगणारी माणसे या देशात आहेत मग आम्हाला सांगायला लाज वाटते स्वातंत्र्य मिळून आम्हाला साठ वर्ष झाली तेव्हा आम्ही प्रतिज्ञा केली होती या देशातील कोणीही भूकेलेला राहणार नाही आज मात्र चित्र वेगळीच आहे श्रीमंत जास्त श्रीमंत होत असून गरीब गरीबच होत चालला आहे मग आपण कोणते कर्तव्य पूर्ण कल स्वातंत्र्याच्या कालखंडात घरावर ठोशीपत्र ठवणारे विदा सावरकर म्हणता इतरांसारखे मला घर संसार मुलं बाळ असले जीवन जगायचे नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन देशातील घरे मला प्रकाशित करायची आह कर्तव्यभावनतून सावरकरांनी केल दहिदीप्यमान कार्य आजही आपल्यापुढे आदर्श आह किरण बेदी सारखी पोलीस ऑफिसर कर्तव्य भावने प्रामाणिकपणे कार्य करते आणि कर्तव्याचा वेगळाच आनंद मिळवत एकदा एशियन गेम्सच्या दरम्यान त्यांच्याकडे पार्किंगची व्यवस्था दिली होती आपले काम व्यवस्थित करीत असताना ते, -ते पंतप्रधानांची गाडी आली आणि सरळ नो पार्किंगमध्ये गेली गाडीमध्ये कोण आहे याचा विचार न करता त्यांनी चालकाला गाडी पार्किंगमध्ये लावण्यास सांगितल कार्यक्रम आज सुरु झाला आणि किरण बेदींना आत बोलविण्यात आल त्यांना काही समजण्याच्या आत व्यासपीठावरून सांगण्यात आल किरण बेदींनी पार्किंगची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल त्यांना जीवन ज्योती हा पुरस्कार देण्यात येत आहे त्या गोंधळून गेल्या त्याच अवस्थेत त्या पुढे गेल्या आपल्या हाती माईक घेऊन त्यांनी तो पुरस्कार नाकारला आणि त्या म्हणाल्या मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे नोकरीचा तो एक भाग आहे वेगळं मी काही केले नाही ही जी कर्तव्याची भावना आहे ती देशातील विविध कार्यालयांमधे कर्मचारी व्यावसायिक यांनी घेतली तर देशाला कशाचीही कमतरता पडणार नाही दुसऱ्या महायुद्धामधिध्वस्त झालिखा जपानन तर सर्व जगाला कर्तव्याचा आदर्शच घालून दिला आह संपूर्ण जपान उद्ध्वस्त झाला असतानाच जपानमधील स्त्रियांनी एकमकांना हात देऊन काही वर्षात जपान पुन्हा उभा कला त्यांच्या हॉटेलमधि जेव्हा आपण जातो तेव्हा तेव्हा तिथी कल् स्वागत तेथील पदार्थ हलोकांना जास्तीत जास्त चांगली देऊन आपले कर्तव्य पूर्ण करणारे स्त्रीपुरुष आपल्याला पाहायला मिळत ऑफिसची वेळ सकाळी ची, वे ची असताना घरातील कामे लवकर आटोपली तर 9 नऊ वाजताच येऊन ऑफिसमधील कामाला सुरुवात करणारी जपानमधील माणसं खऱ्या अर्थाने आपले देशकार्याचे कर्तव्य पूर्ण करताना दिसतात या देशातील माणसांच्या कर्तव्यांची पूर्ती उगवत्या असल्याचा देश या जपानच्या ओठीमध्ये सामावलेली दिसून येते शरीर सौंदर्य देणं हे परमेश्वराच्या हाती असले तरी सुन्य जगाचे लक्ष्य सौंदर्यापेक्षा माणसांच्या कर्तव्याकडे असते असे कर्तव्य माणसाच्या अंगात विलक्षण चैतन्य निर्माण करते म्हणूनच आपण पत्करलेले काम मनापासून करणे हेच प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे